पवित्रता के हे मंत्रदाता पवित्रता के हे मंत्रदाता हम पर तुम्हारे एहसान लाखों अब इंसान लाखों पवित्रता के हे नमस्कार मित्र मे आ मीनाक्षी अपन सर्वजन ऐकत आहत रेडियो शिवनेरी रेडियो शिवनेरी अपने सगैंपर्वक स्वागत है आज के अपले विशेष व्यक्ति महत्व है स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये झाला हे मूळचे बंगालचे रहिवासी होते आणि ते भारतीय हिंदू विचारवंत होते तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत मित्रांनो भारत सरकार सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट सोमवारी सकाळी साडेसहा वाजता पौष कृष्ण सप्तमी संक्रांतीच्या दिवशी विवेकानंदांचा जन्म झाला आणि त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणजेच अटर्नी होते ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे देखील होते त्यांची आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या नरेंद्र नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे इतिहास समाजशास्त्रे कला साहित्य इत्यादी अनेक विषयांमध्ये खूप रुची आणि गती देखील होती वेद उपनिषदे रामायण महाभारत भगवद गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली त्यांना शास्त्रीय संगीताची देखील खूप जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रितसर शिक्षण देखील घेतले होते किशोरावस्थेपासूनच ते व्यायाम खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई जुनाट म्हणजेच अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यांनी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता विवेकानंद हे मित्रपरिवारात प्रिय होते त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने त्यांना वाचन व्यायाम कुस्ती युद्ध, पोहोने होडी वलवणे घोडेस्वारी लाठी युद्ध, गायन आणि वादन इत्यादी देखील खूप सुंदर असे छंद त्यांना होते नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली नंतर त्यांनी अठराशे साली चंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्रेसिडेंसी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला येथे त्यांनी तर्कशास्त्र पाश्चात्य तत्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला अठराशे एक्क्याऐंशी साली ते फाइन आर्टची आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम इमॅन्युएल गोतीलेब फि बारुच स्पेनोझा जॉर्ज हेगल ऑर्थर शोपेन ऑगस्ट कोम्पट हर्बर्ट स्पेंसर, जॉन स्टुअर्ट मिल चार्ल डार्विन इत्यादी लेखनाचा अभ्यास लेखना केला होता हर्बर्ट्स स्पेन्सर उत्क्रांतिवादाने प्रभावित जाते गुरुदास चट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशका स्पेन्सर एजुकेशन या पुस्तका अनुवाद ही केला होता काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता पाश्चात्य अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही गाढ अभ्यास केला होता त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते अठराशे ते चौऱ्याऐंशी मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विल्यम हे म्हटले आहे की नरेंद्र जर्मन विद्यापीठातल्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही त्यांना श्रुतीधारा म्हणजेच विलक्षण स्मरण शक्ती असलेला म्हटले जात असे एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते असे महेंद्रलाल सरकारानी सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलवले होते त्यावेळी कोणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलवून आणले इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट देखील झाले त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले सूक्ष्म योगदृष्टीच्या सहाय्याने रामकृष्ण नरेंद्रांच्या महिमामय उज्वल भावी काल पाहू शकले म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले गुरुचे सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्र अमूलाग्र बदल झाले त्यांच्यामध्ये त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली राम, के राम सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने जोपासले गेले येथे या ठिकाणीच भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी देखील झाली याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन सन्यास दीक्षा दिली सन्यास ग्रहणानंतर गतकालीन युग प्रवर्तक सन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष बनले नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉक्टर रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते धर्म भावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणी तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉक्टर दत्त एकदा त्यांना म्हणाले भाई धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल तर तू ब्रा ब्राह्मो समाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस तू दक्षिणेश्वरीला रामकृष्णांकडे जा एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले सुरुवातीचे काही दिवस त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत ते दोघेच असताना त्यांची आपापसात आप खूप चर्चा होत असे रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते एक दिवसी रामकृष्णा लिखले नरेंद्र लोक कार्य हे सारे राम लगे दृढ़पने अरे तुझी हाड़ हे काम करती रामकृष्ण नरेंद्रनाथ सन्यास दीक्षा देव नामकरण स्वामी विवेकानंद के लिए रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली तत्पूर्वी त्या जागेत भूतांचा वावर आहे असा लोकप्रवाद होता विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भीचा कलश त्या ठिकाणी दहा मे अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले राम कृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले कन्याकुमारी या भारताच्या समुद्रात उड़ी मार्डा मन अधिक हलवे भारत कल्याण जनते आयुष्य समर्पित कर मातृभूमि सेवक मनने असा दृढ संकल्प स्वामीजी केला अद्वैत वेदांत विचार जगभरात पोहोचविणे आणि माणसातील जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले सप्टेंबर अकरा अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इंस्टिट्यूटी परिषद भर लाभ गुरु सभी जमान सु सात हजार लोकान कड़कड़ाट के जो दौन मिनिटे अखंड चालू होता जिने जगह सहिष्णुता वैश्विकते स्वीकार करना चीज दिखा अशा सर्वत प्राचीन संनाशां वैदिक परंपरे वती मी जगती नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो। त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले या परिषदेत विवेकाचे व्याख्यान दिले जगातील सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली आपल्या अल्पशम व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणत विश केले काही दिवसातच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष देखील वेधून घेतले या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमहत्वाचा संन्याशी असे केले न्यूयॉर्क क्रिटिकने त्याच्याबद्दल लिहिले आहे कि ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीर गंभीर देखील त्यांच्या काशाय वस्त्रात शोबु, दिसणार्या तेजस्वी मुखमंडला वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खासगी व्याख्याने दिली अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदांत सोसायटी देखील स्थापन केली शुक्रवार जुलै चार एकोणीसशे दोन ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिराजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूसमवेत काही काळ फिरत असताना त्यांना रामकृष्ण मठाचा मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या ध्यान करत असताना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षांपर्यंत जगणार नाही ही स्वताची भविष्यवाणी खरी केली कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले तर मित्रांनो आपण हे इतकं सुंदर असं जीवन चरित्र ऐकलं तर ह्या सुंदर अशा जीवन आपण काय शिकतो तर मित्रांनो यांच्या नावामध्येच अर्थ सामावलेला आहे की ज्या आपण आपला विवेक जागृत ठेवतो त्यावेळेला साऱ्या विश्वाचे आपण स्वामी बनत असतो हे तर मित्रांनो आपला विवेक जो आहे तर्कशुद्ध आणि स्वच्छ असेल तर नक्कीच आपण त्याचा वापर साऱ्या विश्वाला ज्ञानदान करण्यासाठी वापरू शकतो आहोत म्हणूनच आपली बुद्धी आणि विवेक याचा संपूर्ण बॅलन्स ठेवून आपण साऱ्या विश्वाला आध्यात्मिकतेकडे वळवू शकतो आहोत तर चला तर मित्रांनो परत पुढच्या जीवन चरित्रामध्ये आपण परत आणखीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकू तोपर्यंत नमस्कार पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्र दाता हम पर तुम्हारे एस शिक्षा से चल है तुम्ही शिक्षा से चल है सनमार्ग परस लाखो